पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील वाचक विद्या पाटील प्रकरण अकरावे महर्षी स्वामी दयानंद व समाजाचे कार्य सत्यशोधक समाजाची स्थापना होऊन लहान प्रमाणातच का होईना पण त्यांचे कार्य सुरळीत सुरू झाल्यानंतर सन अठराशे जुलै महिन्याच्या अखेरीस आर्य समाजाचे संस्थापक महर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांना पुण्याच्या ब्राह्मण सुधारकांनी पुण्यास स्वामीजी पुण्यासुमारे एक दीड महिना होते यावेळी स्वामीजींची बरीच व्याख्यानी झाली दिवास पावसाची असल्यामुळे ज्योतिरावांना स्वामीजींच्या व्याख्यानास हजर राहता आले नाही तरीही ते मधूनमधून त्यांची व्याख्याने ऐकावल्या जात असत विष्णूशास्त्री चिपळूणकर हे पुण्यातील भिक्षुकशाहीचे प्रतिपालक होते हे मागे एका प्रकरणात वाचल्याचे वाचका साठवत असेलच ज्योतिरावांप्रमाणे स्वामीजींनीही भिक्षुकशाहीवर हत्या रोगारले हे पाहून पुण्यातील ब्राह्मण वर्गास कसे आवडणार महर्षी स्वामी दयानंद विरुद्ध चिपळूणकर कंपू शास्त्रीबा स्वामीजींवर तर नुसते दातोट खात होते पण शास्त्रीबुआांना अवसाने बेताशेस होते सत्यशोधक पुढाऱ्यांची सुधारकांची अगर स्वामीजींची इतकी व्याख्याने झाली परंतु एखाद्या सभेच्या व्यासपीठावर चढून त्यांची मते खोडून काढण्याची त्यांना हिंमत नव्हती इंग्रजी आमदारतील शिक्षण प्रसारामुळे लोकात चिकित्सक बुद्धी उत्पन्न होऊन त्यांना ब्राह्मणी वर्चस्व असंही वाटू लागले व हिंदू धर्मात आणि समाजात सुधारणा घडवून त्यांना इष्ट वाटले यावेळी ब्राह्मणी वर्चस्व अडळ ठेवण्याकरिता व आपल्या पक्षाचे समर्थन करण्याकरिता शास्त्रीबुआांनी इसवी सन अठराशे चौऱ्याहत्तर सालच्या जानेवारी महिन्याच्या शुभमुहूर्तावर निबंधमाला या नावाचे एक मासिक सुरू केले होते स्वामी जी पुण्यात असताना त्यांना चिपळकर कंपूने कसे छळले हे शास्त्री बुवांच्या निबंधमालेवरून देखील वाचकांना कळून येण्यासारखे आह सत्यशोधक सुधारक प्रार्थना समाजिस्ट अगर आरे समाजिस्ट यापैकी कोणीही भिक्षुकशाईवर हल्ला करो त्यावर हा चिपळकर कंपू लोकांना असे सांगत सुटे की हा ख्रिस्तीविद्येचा प्रभाव आहे त्याप्रमाणे स्वामीजींच्या मतेही ख्रिस्ती धर्ममय आहेत असे चिपळूणकर कंपू बरळवू लागला पण त्या बरळण्याकडे सुधारक थोडेच लक्ष देणार होते जाता जाता स्वामीजींची मिरवणूक काढावी असे सुधारक मंडळीच वाटले तर त्याकरता सप्टेंबर महिन्याची पाच तारीख नक्की ठरली स्वामीजींची मिरवणूक निघणार ही गोष्ट बट मंडळींच्या कानावर गेली तेव्हा सर्व बट ब्राह्मणांच्या अंगाचा टिळबा पडूडाला ज्या पुणे शहरात ब्राह्मण्य संरक्षक पेशवा अजून कुणाची मिरवणूक निघाली नव्हती त्याच पुणे शहरात एक ब्राह्मण्य विध्वंसक क्षणेषाची मिरवणूक आणि तीही आपल्या डोळ्यात निघणार ही गोष्ट एकली तेव्हा असला प्रकार पाण्यापक्ष मरण पत्करले असे चिपळूणकर कंपोतील सर्व सोहळ्या हो भट प्रामणास वाटू लागले आपल्या अंगात असल नसेल तर साऱ्या ब्राह्मणी खर्चून या मिरवणुकीच तीन दरवाज व्हायचे असं ब्राह्मण मंडळींनी ठरविले व मिरवणूक कशी उधून लावायची याचे कुटील कारस्थानी त्यांनी असले मिरवणुकीत भट ब्राह्मण प्रामाण्य माजविणार ही गोष्ट सुधारक मंडळीस फारच हुशाराने कळाली व या कामी त्यांनी सतिशोधक समाजाच्या मंडळीपाशी मदत मागितली त्व्हा समाजाच्या मंडळींनी तिठ़ आनंदाने कबूल कलि ठरल्या दिवशी शहरातील निमंत्रित मंडळी जमा झाली ज्योतिराव डॉ सदाशिवराव गवंडे डॉक्टर विश्राम रामजी घोले श्री रामसेठ उरवणे वगैरे सत्यशोधक समाजाचे प्रमुख फुडारी व ज्योतिरावांना वेळप्रसंगी कामी पडणारे कामाठी महार मांग व मोमीर वगैरे इतर मंडळीही आली ठरल्यावेळी मिरवणूक निघाली मिरवणुकीचे वर्णन मालाकरांनी आपल्या तिविसाव्या अंकातून असे केले आहे की महारा पोरांनी व कामाठ्यांनी मशाली व दिवट्या धरल्याआहे परमहंस गजेंद्रावर आरोळ झाल आह पुढ भाजांचे ताफे चालले आह व लबाड आणि दुष्ट ब्राह्मणांच्या चिरकालीन दासातून विमुक्त झाल असिष्य मोठी कृतकृत्यता मानून आपल्या सद्गुरुंचा पार्श्वभाग सुशोभित करत अशा थाटानी ज्या ठिकाणाहून दयचि व आनंदाचुभवर्तमान सोहोकड़ फैलावले त्या पवित्र जागी सगळ बिराड दाखल झाल अशा प्रकारे स्वामीजींची मिरवणूक मोठ्या थाटांनी निघाली आहा तोच तिकडे चिपळूणकर ही, एका गाढवाच्या पाठीवर स्वामी दयानंदांची प्रतिमा बसून व तिच्या गळ्यात रोईच्या फुलांच्या माळा घालून स्वामीजींच्या मिरवणुकीबरोबर मागोमाग त्या गाढवाची मिरवणूक काढली आणि पुरासुरांकडून अपशब्दांचा मारा करून हा कंपू स्वत गडारातील चिखल व धूळ उडवू लागला ही धूळमाती उडविण्याच्या कामीपटांनी अज्ञांनी कुळंब्या माळ्यांचा उपयोग तर केलाच परंतु या अमंगलपर्वणीत चिपळूणकरांच्या मोठमोठ्या सुशिक्षित पटशिष्यांनी देखील भाग घेऊन ध्रमरक्षणाचे पुण्यसंपादन केले अशा दूध गोष्टांनी स्वामीजींची मिरवणूक उघडली जाईल अशी चिपळूणकर कंपनीची बालंबाल खात्री होती परंतु दुर्दैवाने त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले मिरवणूक बुधवारपट्टीतून परत स्वस्थानी जाऊन पोहोचली तरी पण तेवढ्याने चिपळूणकर कंपनी राश होऊन परत फिरला नाही तोळी त्या गाढवासहीत मिरवणुकीच्या मागोमागच मूळ मिरवणूक मूळस्थानी आल्यावर तेथे देण्यात आलेल्या छबिन्यात ब्राह्मण प्रामाणित सुधारक गृहस्थांची भाषणी झाली इकडे सभा सुरु आहे तोच तिकडे गाढववाल्या ब्राह्मण कंपनी अनेक लिला सुरु केल्या चिपळूणकरांनी आपल्या मालेच्या तेविसाव्या अंकात त्याचे खालीलप्रमाणे वर्णन केले आहे ज्या गजेंद्राने स्वामींची वरात सुशोभित करून आपले जीवित धन्य करून घेतले त्यासी कोणी शेपुट काढून कोणी सोन ओढून व महन तास तिसऱ्या ठिकाणी फुकटा फाकट प्राचित्य मिळून पुण्याच्या दुष्ट व ब्राह्मणांनी गडवासारखा पार पळवून लावला दिवट्यास पलायन करण्याची दिसली बाजेवाल्यांनी व तासेवाल्यांनी तोच मुक्तीसमार्ग पसंत केला शेकडो लोकांस स्वामींचे वर्तृत्व व त्यांच्या सच्छिंशांची प्रेमभक्ती फळासाली कोणाच्या वाट्यात जाणकी कोणाच्या चाबोग कोणाच्या धोंडे निदान चिखलाचे लपकेतरी असा प्रसार सरवास पंक्तीभेद न होता भरपूर वाटला गेला याप्रमाणे सप्टेंबर महिन्याची पाचवी तारीख मोहरमच्या दहावीप्रमाणे यावर्षी पुण्यास गाजली असं या छोट्याशा नाटकाची परिसमाप्ती छोटी अशी झाली की स्वामीजींच्या जवळ निद्यानिच्या समयी एकही स न राहून ज्याने त्याने आपली वाट काढली शेवटी पंधरावीस एका बाजूस 15 पंधरावीस दुसऱ्या बाजूस असुई पोलिसांची रांग दुतर्फा चालून मागून जयघोष होत साती ती स्वामींची स्वारी नीज धामाला चालती झाली अशा प्रकारे स्वामीजींची पुण्यात टर उडण्यात आली असे बायकास वठवून दाखविण्याचा हेतू ने का होईना परंतु शास्त्रीबोआनी ब्राह्मणांच्या गुंडगिरीचे जे, जे थोडक्यात वर्णन दिले आहे त्यावरून त्यावेळच्या ब्राह्मणांच्या नैतिक अधपाताची चांगली खात्री पडते शास्त्रीबुआांनी विकार वश मनाने स्वामीजींविषयी जी हकीकत दिली आहे ती स्वामीजींच्या गमनाविषयी तर बिल्कुल अतिशयोक्ती केली खरे पाहता यावी ज्योतिरावांच्या महारमांगांनी व कामाठ्या मोमिनांनी ब्राह्मण गुंडांचा चांगला प्रतिकार केला व सत्यशोधक समाजाच्या आणि प्रार्थना समाजाच्या सुधारक मंडळींनी स्वामीजींना मोठ्या थाटाने पुण्यातून रवाना केले असून तरुण पिढीवर सोपविली जबाबदारी या गोष्टी स्वामीजींच्या मिरवणुकीच्या घटनेला पंधरावीस दिवस उलटत नाही तोच तारीख 24 सप्टेंबर रोजी समाजाचा दुसरा वार्षिक समारंभ साजरा करण्यात आला या सालच्या सत्यशोधक समाजाच्या वार्षिकोत्सवाच्या वेळी कार्यकारी मंडळाच्या अधिकारी मंडळातून आपले अंग काढून घेऊन समाजाच्या कार्याची धुरा त्यांनी तरुण पिढीच्या खांद्यावर ठेवली यावर्षी डॉक्टर घोले यांना समाजाचे अध्यक्ष लिंगो वकील यांना कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष उरवणे सेठ यांना खजिनदार व नगरकर यांना सेक्रेटरी निवडून ज्योतिराव व कृष्णराव भालेकर हे कार्यकारी मंडळाचे नुसते सभासद पात्र राहिले यावर्षी अज्जम इलाएझा या मुसलमान गृहस्थासही समाजाच्या कार्यकारी मंडळात सभासदच्या जागी निवडले होते वरील तरुण मंडळींनी मोठ्या नेटाने काम चालविले इसवी सन अठराशे पंचाहत्तर साली समाजाचे दोनशे बत्तीस सभासद झाले होते अठराशे साली ते तीनशे झाले सप्टेंबर महिन्याच्या चोवीस तारखेस समाजाचा वार्षिक उत्सव साजरा होत नाही तोच दोन तीन दिवसांनी अहमदाबाद जलप्रलय होऊन हजारो लोक हवालदे झाले अशी चोहकडे बातमी पसरली पुण्यातील सत्यशोधक तरुणांनी पीडित लोकांना सहाय्य करण्याची योजना तयार केली समाजाचे अध्यक्ष डॉक्टर गोहली यांनी लगेच शनिवारच्या सभत अहमदाबाद येकडील दुःख पीडित लोकांच्या मदतीसाठी फंड उभारावा असा ठराव आणला व त्याला राव शिंदे यांनी अनुमोदन दिल ठराव सर्वानुमत पास झाला व त्याप्रमाणे या फंडासाठी तीन चार दिवसात एकशे रुपये जमले तेव्हा तसमाजाकडून ते अहमदाबाद जिल्ह्याच्या कलेक्टरमार्फत रिलीफ फंडाच्या अधिकाऱ्याकड़ पाठविण्यात आले मुंबईकर मंडळींनी या कामी काही मदत करावी म्हणून ज्योतिरावांनी मुंबईकरास पत्र लिहिले त्याप्रमाणे त्यांच्या पत्रास मान देऊन त्यांनी एकशे तीस रुपयाची वर्गणी जमविली व ती परभारे अहमदाबाद यास रवाना केली ज्योतिराव घरचे जरी गरीब होते तरी कोणत्याही सार्वजनिक कार्यासाठी एखादा फंड उभारणे असला अगर तशाच कामात देणी देण्याची वेळ आली तर त्यांचा हात नेहमी सढळ असे बऱ्याच विद्यार्थ्यांना ते नेहमी मदत करीत असत अठराशे पंच्याहत्तर समाजाच्या रिपोर्टात दोनशे बावीस रुपये जमा आहेत त्यापैकी चौतीस रुपये सहा आणि इतकी देणगी त्यांनी स्वतः दिली असून शिवाय पंधरा रुपये सौ सावित्रीबाईंनी दिले होते असे त्यात लिहिले आह इसवी सन अठराशे शहात्तर सालच्या रिपोर्टातही ज्योतिराव जो, जो सावित्रीबाई यांनी उभय मिळून एकसष्ट रुपयांची देणगी समाजात दिली असल्याची लिहिली आहावी सन अठराशे सालच्या समाजाच्या उत्सवानंतर मोठमोठ्या श्रीमंत लोकांच्या व राजे महाराजांना समाजाचे उद्देश कळावेत या हेतूने त्या लोकांकडे पाठविण्यासाठी गुलामगिरी पुस्तकाच्या पन्नासप्रती व ब्राह्मणांचे कसब या पुस्तकाच्या पन्नासप्रती ज्योतिरावानी समाजास बक्षीस दिल्या व त्याप्रमाणे समाजाच्या नियमासहित ही पुस्तके दक्षिण हिंदुस्थानातील सर्व राजे लोकांकडे पाठविण्यात आली समाजाची सारखी भरभराट होऊ लागल्यामुळे समाजाकडता एका मोठ्या ऑफिसची जोडणी भासू लागली तेव्हा डॉ गोले यांनी पुण्याचे सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर श्रीमंत रामचंद्र मनसाराम डवारे नाईक यांची वेताळपेठेतील एक मोठी दुमजली हवेली समाजासाठी दरमा दहा रुपये भाड्याने घेतली मारवाडी वगैरे व्यापारी लोक या माडीचे सोळा रुपये महिना भाडे देण्यास तयार होते परंतु समाजास पवित्र कार्यासाठी म्हणून घर मालकांनी ती कमी भाड्याने समाजास मुद्दाम दिली तेव्हा समाजाच्या या हवेलीतलाच एक भाग जुजुरावानी भाड्याने घेऊन त्यात ते त्यांनी आपल्या कॉन्ट्रॅक्टरच्या कामाच्या ऑफिस ठेवले यावेळी समाजाचे काम इतक्या उत्तमतेने चालले की त्यामुळे समाजाचे मेंबर नसल्या लोकांच्या मनातही समाजाविषयी आदर उत्पन्न होऊन त्यांनी समाजास लहान मोठ्या बऱ्याच देणग्या दे दिल्या त्यात ब्राह्मण लोकांपैकी सांगलीचे श्रीमंत पटवर्धन व श्री हरिरावजी चिपळकर यांनी देखील समाजाचे महत्व जाणून समाजास मोठ्या दे दे देणग्या देऊन मदत केली विद्याप्रसाराचे कार्य यावेळी समाजातर्फे विद्याप्रसाराचे काम दात्यासाहेबांनी कशा झपाट्याने सुरु केले होते हे वरील वाचनांनी वाचकांना कळले असेलच विलायतीतील व हिंदुस्थानातील शेतकीमध्ये अंतर कोणते व हिंदुस्थानातील शेतकीच्या धंद्यात कोणती सुधारणा करावी या विषयावर निबंध लिहिणाऱ्या दोघागृहस्तास प्रत्येकी समाजातर्फे पंचवीस रुपयांची बक्षिसी देण्यात आली शुद्रांची मुले शाळेत पोचवण्यासाठी समाजाने एक पट्टेवादा शिपाई नोकर ठेवला ब्राह्मणीतर लोकांच्या मुलामुलीच विद्याभ्यासाची जास्त गोडी लागावी म्हणून अठराशे सालच्या अगदी आरंभी समाजातर्फे मुलांची शाळा नंबर सहा व मुलीची शाळा नंबर तीन या दोन शाळांमधील ब्राह्मणितर मुलांची परीक्षा घेण्याकरिता समाजाने ज्योतिरावांच्या नेतृत्वाखाली बाळाजी आढाव गणपतराव कोटकर विठ्ठलराव हिरवे विनायकराव ढैंगळे या सद्गृहस्थांची एक कमिटी नेमली त्याप्रमाणे या कमिटीने मुलांची परीक्षा घेऊन त्यांच्या योग्यतेनुसार डॉक्टर घोले यांच्या हस्ते मुलांना बक्षसे वाटली याप्रसंगी शहरातील बरीच मंडळी व काही शिक्षकही का आले होते मुलांच्या पालकांचे कर्तव्य काय आहे पंतोजींनी मुलांना कसे शिकवावे त्यांच्या मार्गात कोणकोणत्या अडचणी उत्पन्न होतात आणि त्यातून त्यांनी आपला मार्ग कसा काढावा याचा ज्योतिरावांनी आपला अनुभव कथन करून उत्तम उपदेश केला ब्राह्मण तळातील गरीब लोकांच्या मुलांची प्राथमिक शाळेत हायस्कूलात व कॉलेजात फी न घेण्याबद्दल समाजातर्फे अर्ज करण्यात आले त्याप्रमाणे पब्लिक इन्स्ट्रक्शन खात्याचे डायरेक्टर मिस्टर चार्ट यांनी शेकडा पाच मुलांना प्राथमिक शाळेत फी माफ केल्याचे समाजास कळवून त्याप्रमाणे मुंबई प्रांतातील सर्व शाळा अधिकाऱ्यांना तसा हुकूम सोडला इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपल मिस्टर थी कुक यांनी समाजाच्या विनंतीस मान देऊन समाजाने सुचविल्या 3 चार ब्राह्मणीतर विद्यार्थ्यांची फी माफ केली याशिवाय ब्राह्मणीतर विद्यार्थ्यांकरता एक बोर्डिंग स्थापन करण्यासाठी समाजाने श्री ज्योतिराव लक्ष्मणराव शिंदे लिंगू वकील गंगाराम भाऊ म्हस्के विनायकराव भांडारकर इतक्या सभासदांची एक कमिटी नेमली परंतु पैशा व्हावी त्यांना योजना तडीचने दुरापास्त झाली ब्राह्मणीतर लोकात व्याख्याने निर्माण व्हावेत म्हणून समाजाने इसवी सन साली मे महिन्याच्या बावीस ते चोवीस तारखेपर्यंत तीन दिवस वक्तृत्व समारंभ साजरा करून गणपत तुकाराम कराडे दामोदर बापू शिंपी आनंदराव रणछोडजी व डॉक्टर घोले यांचे चिरंजीव गोपा विश्रम घोले यांची भाषणे उत्तम झाली त्यामुळे हो समाजातर्फे त्यांना बक्षीस वाटण्यात आली शेवटी तारीख चोवीस मे रोजी ज्योतिराव फुले यांनी आपल्या लोकात व्याख्या त्यांची किती जरुरी आहे व प्रत्येक मनुष्याने प्रसंगविषयी चार शब्द बोलण्याची किती जरुरी असते हे सर्व मंडळीच उत्तम समजावून सांगितले आणि त्यांनी डॉक्टर घोले यांच्या छोट्या मुलाने सभेत भाषण केल्याबद्दल त्या मुलाचा गौरव करून त्यास आपल्या जवळून तीन रुपयांचे अल्पसेमरून बक्षीसिरे समाजाचा प्रसार करणारे एखादे वर्तमानपत्र तादेसाहेबांनी काढावे म्हणून रामाय्या व्यंकय्या आय्यावारू व व्यंकू बाळूजी काळेवार या दोघांनी आपल्या पदलचा बाराशे रुपयांचा एक छापखाना घेऊन तो मुंबईहून त्यांच्याकडे पुण्यास पाठविला असून अशा प्रकारे समाज स्थापन केल्यापासून अवघ्या दोन तीन वर्षात त्याचा कल्पनेबाहेर प्रसार झाला कल्पनेबाहेर प्रसार झाला या म्हणण्यात कित्येकांना अतिशय वाटण्याचा संभव आहे परंतु खरे पाहिले असता गेली 20-25 वर्षे जेथे ज्योतिरावांच्या मताचे फक्त तेच एकटे होते तेथे अवघ्या ते ते या दोन वर्षात त्या ज्योतिरावांचे कार्य तीन लोकांनी आपल्या शिरावर घेतले ही गोष्ट कल्पनात घडली नाही असे कोण म्हणेल